वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग एकोणसाठावा राजा बोला, हे बोला तेव्हा प्रत्यक्ष चंडालावस्थेला गेलेल्या राजाला कौशिक दयेने मधुर वाचले हे ईश्वाकू कुलवंश कुलवंशा वत्सा तुझे मी स्वागत करतो तू अत्यंत धार्मिक आहेस हे मी जाणतो मी तुला आसरा देतो राजश्रेष्ठा तू मुळीच भिवू नकोस मी यज्ञात सहाय्य करण्याजोगा सर्व पुण्यकर्मी महर्षींना बोलावून आणतो मग तू निश्चिंतपणे यज्ञ करशील गुरूंच्या शापामुळे जे हे तुझे रूप झाले आहे त्या रूपाच्या शरीरासह तू स्वर्गाला असशील राजा तू या कौशिकाकडे आधाराची इच्छा धरून शरण आलायस तर तुझे स्वर्ग माझ्या हातातच आलाय असे मी समजतो असे बोलून त्या महा विश्वामित्राने आपल्या महाविद्वान परमधार्मिक पुत्रांना यज्ञाचे साहित्य गोळा करण्याविषयी आज्ञा केली त्याने सर्व शिष्यांना एकत्र बोलवून सांगितले वसिष्ठ पुत्रांसह सर्व ऋषींना माझ्या आज्ञेने बोलावलं शिष्यगण आपतेष्ट आणि विद्वान ऋत्विज यांच्यासह या माझ्या आग्रहाच्या सांगण्याने चिडून दुसरे कोणी काही बोलले तर त्याचे ते सगळेच्या सगळे निंदा व्यंजक बोलणे मला सांगा त्याचे ते बोलणे ऐकून त्याच्या आज्ञेने ते निरनिराळ्या देशाने गेले मग सर्व देशाहून वेदवेत्य ब्राह्मण आले विश्वामित्राचे शिष्य दैदिप्यमान मुनीकडे येऊन सर्व वेदवेत्य ब्राह्मणांचे बोलणे त्यांनी त्याला सांगितले ते म्हणाले तुमच्या सांगण्यावरून सर्व ब्राह्मण येत आहेत सर्व देशातून येत आहेत मात्र महोदय आणि शंभर वसिष्ठ पुत्र सोडून ते सगळे क्रोधाने तुटकपणे शब्द उच्चारून जे बोलले ते सर्व मुनीश्रेष्ठ आपण ऐका ज्याचा विशेषतः ज्या चंडालाचा याजक क्षत्रिय आहे त्याच्या यज्ञ समारंभातील त्याचा हवी देवर्षी किंवा महात्मे ब्राह्मण कसे खाऊ शकतील चंडालाचे भोजन घेतलेले ते ब्राह्मण विश्वामित्राने संरक्षण दिले असले तरी सुद्धा स्वर्गाला कसे जाऊ शकतील हे मुनिवरा महोदय ऋषींसह सगळे वशिष्ठ पुत्र डोळे लाल करून असे कठोर वचन बोलले सर्व शिष्यांचे ते बोलणे ऐकून क्रोधाने डोळे लाल झालेला तो मुनीश्रेष्ठ रागाने म्हणाला अरे उग्र तप करीत असलेला मी निर्दोष असताना जर ते मला दोष लावतात तर ते दुरात्मे जळून भस्म होतील यात संशय नाही आत्ताच काल ते कालपाशाने ओढले जाऊन यमलोकाला जातील सातशे जन्मपर्यंत स्मशानातील प्रेते वाहणारे होऊन कुत्र्याचेच केवळ मांस खाऊन राहणारे क्रूर मुष्टिक होतील ते वेडेवाकडे विद्रुप होऊन या लोकात राहतील तो दुर्बुद्धी महोदय माझा काही दोष नसताना मला दूषण लावतो तो, तो स्वतःच सर्व लोकात दूषित मानला जाऊन निषादावस्थेला जाईल निर्दय स्वभावाचा होऊन तो प्राण्याचा नित्य प्राण घेण्याला तत्पर राहील माझ्या क्रोधामुळे दीर्घ काळपर्यंत दुर्गतीत तो राहील असे बोलून महातपस्वी महामुनी विश्वामित्र ऋषींच्या मध्ये स्तब्ध झाले बाळकांडाचा एकोणसाठावा सर्ग समाप्त